करुणा देवी प्रकरण दहावे मी चोर नाही तुम्ही चोर आहात वाचक विद्या करुणा करुणा कळी उठी, शीतलेच्या शीतल पाण्यात स्नान करी नंतर सोमेश्वराचे दर्शन घेऊन ती आपल्या ओरीत एक तारीवर भजन करीत बसे गटकाभर दिवसभर आला म्हणजे ती राजधानीत भिक्षा मागे तिला एकटीला कितीशी भिक्षा लागणार तिचे गोड बजने ऐकून लोक तल्लीन होत मुले मुली ओंजळी भरभरवून तिला शिक्षा घाली करुणा स्वतःपुरती भिक्षा ठेवून उरलेली बाकीच्या अनाथ पंगूस देऊन टाकली राजधानी ती हिंडे रोज निरनिराळ्या जाई परंतु राजाच्या जा राजवाड्याकडे प्रधानाच्या जा प्रसादाकडे जाण्याचे तिला धैर्य होत नसे कोठेतरी पती दृष्टीच पडावा म्हणून तिचे डोळे तहानलेले होते ओवरित शिरीष चित्र हृदयाशी धरून ती बसे कुणाचे चित्र ठेवून दि खरोखर शिरीष कधी भेटेल खरेच कधी भेटेल वसंत ऋतू आला सृष्टी सजली वृक्षांना पल्लव फुटले कोकळ्या कुहू करू लागेल करुणीला वाढदिवस आठवला विवाहाचा वाढदिवस कितीतरी वर्षात तो साजरा झाला नव्हता यंदा होईल केव्हा येईल के माझ्या शुष्क संवा फुटतील माझ्या भावना पुन्हा मंजूरगानी केव्हा म्हणू लागतील जीवनाचे नंदनवन केव्हा बहरेल आनंदाने गजबजेल यंदा येईल का वसंत सोमेश्वराच्या मंदिरातील ती प्रख्यात यात्रा वसंत ऋतूतच असेल यात्रेचे दिवस जवळ आले मंदिराला सुंदर रंग दिला गेला शेकडो ठिकाणची दुकाने आली यात्रा म्हणजे कला कौशल्य उद्योग व्यापार सर्वांचे प्रदर्शन देशातील साऱ्या वस्तू तेथे यावयाच्या मालाची देवघेव विचारांची देवघेव व्यापारी व कीर्तनकार प्रवचनकार मल्ल नाटक मंडळ्या नकलाकार पोवाडेवाले सर्वांची तेथे हजेरी असायची सोमेश्वराच्या आसपासचे प्रचंड मैदान गजबजून गेले दुकानदारांना जागा आखून देण्यात आली पाले लागली या दुकाने मजा, येऊ लागले मुले मुली आहेत वृद्ध आहेत श्रीमंत गरीब सारे येत यात्रेचा सा मुख्य दिवस जवळ येत चालला सोमेश्वराच्या आवारात त्या वत्सल प्रेमळ माता पित्यांची समाधी होती तिचे दर्शन घेण्यासाठी कृतज्ञता प्रगट करण्यासाठी हजारो नारीनर शेकडो ठिकाणाहून येत होते रथातून येत होते हत्तीवरून येत होते उंटावरून येत होते कोणाचे मेने कोणाच्या पालख्या सारी वाहने तेथे ते दिसत होती यात्रेचे मुख्य दिवस आला करुणेचे हृदय आशेने उचंबळून होते आज श्रीषेथे आल्याशिवाय राहणार नाही हातात एकतारी घेऊन ती बाहेर पडली आज माझा देव मला भेटणार असे तिला वाटत होते त्या बाजूला सारे भिकारी होते जो जो येईल तो तोपाई पैसा टाकायला इकडेही येईल शिरीष इकडे आल्याशिवाय राहणार नाही असे करुणाला वाटले ती त्याच भिकार काय केले ऐका तिने ते शिरीष चित्र काढले तिने तिथे एक बाबूंची बांबूची काठी पुरली त्या काठीला तिने ती तसबीर अडकवली त्या तस्वीरीला तिने सुंदर गवगवीत हार घातला होता हजारो लोक येत जात होते समाधीवर फुले वाहून जात होते आईबापांविषयी कृतज्ञता शिकून जात होते आईबाप मुलांवर प्रेम करावे असे शिकून जात होते मुले आईबापांविषयी कृतज्ञ राहावे असे शिकून जात होते हेमा मी एकट्यात जातो दर्शनास आज मी साध्या भिकाराच्या विषाने बाहेर पडणार आहे साध्या शिरीषला आईबापांच्या आत्मे भेटतील वैभवात लोळणाऱ्या अहंकारी शिरीषला भेटणार नाही मला नम्र होऊन आईकडे जाऊ दे तू तुझ्या आईबापांबरोबर जा मी एकटाच जाईन शिरीष परत ये जाऊ नको हो वैतागुण तू राजाचा मुख्यमंत्री आहेस हे माझा प्राण आहेस येशील ना परत येईन दरवर्षी मी यात्रला जातो गेलो का तुला सोडून परंतु भिकरासारखा आजपर्यंत कधी गेला नाहीस आपण सरी बरोबर जात असतो खरे की नाही परंतु आज एकटाच जातो रागावू नकोस शिरीष वेश बजलून हळूच बाहेर पडला अंधार पडला होता यात्रेत लाखो दीप लागले होते जणू आकाशातील अनंत तारे पृथ्वीवर अवतरले करुणेची आशा संपत आली नाही का येणार शिरीष येईल रात्रभर लोक येतच राहणार आणि मोठे लोक रात्रीच येतील शिरीषचे चित्र वाऱ्यावर नाचत होते करुणेचे चित्त आशा निराशांवर नाचत होते हजारो दिव्यांच्या ज्योती नाचत होत्या धडपडणाऱ्या जीवाणप्रमाणे नाचत होत्या तो पाळ एक मनुष्य आला बाजूला आला पैपी पैसा टाकीत आहे करुणा भजनात रंगली आहे डोळे मिटलेले आहेत कोणते गाणे ती म्हणत होती जे गाणे विवाहाच्या वाढदिवशी तिने म्हटले होते तेच कर्तव्याच्या आनंदाचे गाणे ती म्हणत होती एक तारी वाजत होती हृदयाची तार लागली होती तो मनुष्य तेथे उभा राहिला आणि त्याला ते चित्र दिसले वाऱ्यावर नाचणारे चित्र त्या माणसाने गाणे म्हणणाऱ्या त्या भिकारणीकडे पाहिले त्या चित्राकडे पाहिले ते चित्र पटकन त्याने उचलले घेतले व तो पुढे चालला करुणेने डोळे उघडले तो चित्र नाही कोठे गेले चित्र कोणी चित्र वाऱ्याने का उडाले अरे रे कोणी नेले चित्र तुम्ही पाहिलं का जवळच्या भिकाराने तिने विचारले आम्हाला काय माहीत आमचे लक्ष तुमच्या चित्राकडे थोडेच होते आमचे चित्र समोरच्या फडक्यावर काय पडते त्यावर होते ते म्हणाले येथे कोणी आले होते एक मनुष्य उभा होता आताच गेला कोणत्या दिशेने या ती एकदम म्हणाली तो चित्र पळवणारा एका ठिकाणी दिव्याजवळ उभा होता त्या चित्राकडे तो पाहत होता करुणेचे एकदम लक्ष गेले, त्या माणसाकडे तिने पाहिले तो वेगाने निघाला करुणेने चोर ओळखला तीही त्याच्या पाटोपाट निघाली रस्ते ओलांडित तो मनुष्य ज्या बाजूला राजवाडे होते प्रासाद होते तिकडे वळला जरा अंतरावरून करुणा येत होती श्रीषचा प्रासाद आला तो मनुष्य एकदम त्या प्रासादात शिरला करुणा पाहत होती कितीतरी वेळ त्या प्रसादाकडे पाहत होती शिराव त्या प्रसादात काही वेळ गेला इतक्याच राजाकडून रथ आला शिरीषला बोलावणे आले होते शिरीख पोशाख करून त्यात बसला धावत जावे व धरावे, त्याच्या खांद्यावर मान ठेवून रडावे असे करुणाला वाटले परंतु पाय जागचा हा ना रथ दुश्चार झाला करुणेने एकदम काहीतरी मनात ठरविले की त्या प्रसादाकडे वळली पायऱ्या चढू लागली कोठे जातात पहारे हटकले मी भिकारी नाही भिकारीं थोड्यात शिरते हो बायर मी आज जाणार हो बायर दिसतेच बैरा घेण परंतु चोर तर नाहीस चोर मी नाही तुम्ही सारे चोर आहात तुमचे मालक चोर आहेत तुमचा धनी माझी वस्तू घेऊन आला या भिकांनी संपत्ती तुमच्या चोरली, वेड्या तर तेथे गर्दी जमली स्त्रीवर हात कोण टाकणार हेमा बाहेर आली काय पाहिजे बाई माझी वस्तू कोणती वस्तू माझे चित्र द्या नाही माझे प्राण घ्या चित्र माझे चित्र ते चोर आहेत त्यांनी ते चोरून आणले बाई रागवू नका आत या मला सारे नीट समजावून सांगा या आत हेमा त्या भिकार्नीला श्रीष्ठ त्या करुणेला आत घेऊन गेली पहारे कधी पाहतच राहिले